वाल्मिकी रामायण बालकंड सर्ग बेचाळीसावा रामा जन्मानर मरण या कालधर्माला अनुसरून सगर गेल्यानंतर प्रजाजनाने अत्यंत धर्मवृत्तीच्या अंशमानाला आपला राजा निवडले रामा अंशमान हा मोठा मोठा राजा होऊन गेला त्याचा पुत्र तसाच महान दिलीप नावाचा प्रख्यात आहे त्या दिलीपाकडे राज सोपवून अंशमान हिमालयाच्या शिखरावर अत्यंत दारुण असे तप करू लागले 32 लाख वर्षे बेजस्वी दिली आपल्या पितामहांच्या वधाविषयीची हकीकत ऐकली आणि दुःखाने बुद्धी बधीर झाल्यामुळे त्यालाही उपाय सापडला नाही गंगेला खाली कसे आणायचे त्यांची उदक क्रिया कशी करायची त्यांना तारायचे कसे याची चिंताच तो करीत राहिला दन... धर्माच्या योगाने ज्याला स्वतःची ओळख पड़ले होती असा तो राजा नित्य हीच चिंता वाहत असता त्याला भगीरथ नावाचा परमधार्मिक पुत्र झाला महातेजस्वी दिलीपाने अनेक यज्ञ केले आणि तीस हजार वर्षे राज्य केले परंतु आपल्या पितरांच्या उद्धाराचा उपाय त्याला मिळाला नाही आणि व्याजे होऊन तो मरणाधहीन झाला स्वतःच्या मिळवलेल्या पुण्यकर्माने तो राजा इंद्रलोके गेला जाण्यापूर्वी आपला पुत्र भगीरथ याला राज्यपदाचा अभिषेक केला राजर्षी भगीरथ हा धार्मिक वृत्तीचा होता त्याला अपत्य झाले नाही त्याला संततीची इच्छा होती पण तो संततीशिवाय राहिला त्याने ते राज्य मंत्र्यावर सोपवले आणि गंगा खाली आणण्याकडे आपले लक्ष घालून गोकर्ण येथे दीर्घ तपाचरण केले एक बाहू करून पाच अग्नीत राहून महिन्यातून एकदा हार घेऊन आणि जितेंद्रिय राहून त्या महात्म्या राजाने एक वर्षे घोर तपाचर घालवली त्याच्या तपाने प्रजापती प्रभु, ईश्वर भगवान ब्रह्मदेव संतुष्ट झाले ते देवांसह त्याच्याकडे आले आणि तप करीत असलेल्या महात्म्या भगीरथाला म्हणाले महाराज भगीरथा राजा तुझ्या उत्कृष्ट तपाने तुझ्यावर मी संतुष्ट झालोय तू व्रताचे उत्तम पालन केलेस आता वर मा तो महा भगीरथ सर्व लोकांच्या पितामहाला दोन्ही हात जोडून उभे राहून म्हणाला भगवान जर माझ्यावर संतुष्ट झाले असतील तर माझ्या तपाला फल मिळायचं असेल तर सगराच्या सर्व पुत्रांना माझ्याकडून जल मिळावे त्या महात्म्यांची राख गंगाजलाने भिजून जाऊन माझे सर्व पणजोबा अक्षयरितेने स्वर्गाला जावे हे देवा मी संततीची आपल्याकडे याचना करतो आमचे कुल नष्ट न हो ईश्वरच्या कुळातल्या मला हे देवा हाच उत्कृष्ट वर मिळ राजा असे बोलल्यानंतर पितामह अत्यंत मधुर शब्दात मधुर आणि शुभवाने बोलले महारथ भगीरथा तुझे हा मनोरस महान आहे को कुलवर्धना तू मागतोस तसेच हो तुझे कल्याण हो हिमवानाची जी ही जी से ज्येष्ठ कन्या गंगा तिला धारण करता राजा शिवाची योजना कर गंगेचे पतन पृथ्वी सहन करू शकणार नाही तिला धारण करण्याकरता शंकराशिवाय मला दुसरा कोणी दिसत नाही असे ते राजाला बोलून आणि गंगेलाही सांगून लोककर्ता ब्रह्मदेव सर्व देवांसह स्वर्ग लोके गेले बालकांडाचा बेचाळीस हवासर्ग समाप्त